स्कंध अकरावा अध्याय दुसरा संबंधी आचार श्री नारायण म्हणाले वेदांचे सहित अध्ययन केले तरी आचारहीन पुरुष पावन होत नाही मृत्यूकाली वेद त्याला सोडून जातात ब्राह्म मुहूर्तावर उठल्यापासून सदाचार करावा रात्रीच्या चौथ्या प्रहरी वेदाध्ययन करावे इतर इष्टदेवांचे चिंतन करावे त्यामुळे जीव आणि ब्रह्मा यांचे ऐक्य होते आणि तत्काल जीवनमुक्ती मिळते रात्रीच्या पंचावन्न घटिकांनंतर उशक्काल होतो सत्तावन्न घटिकांनंतर अरुणोदय होतो 58 घटिका झाल्या असता प्रात होतो त्यानंतरचा काल सूर्योदयाचा होई। द्विजाने प्रातक्काली उठून एका बाणाची भूमी ओलांडून पुढे जावे आणि विष्ठा आणि मूत्र विसर्जन करावे निविती करून यज्ञोपवीत पाठीवर सोडावे ब्रम्ह्यानी कानावर ठेवावे गौताने भूमी आच्छादित करावी मस्तक वस्त्राने झाकावे वाणीचे नियमन करावे न थुंडता श्वासोच्छवास न करता मलमूत्र टाकावे नांगरलेल्या शेतात जलात स्मशानात पर्वतावर जीर्ण जीव असलेल्या खळग्यात वाटे मध्ये आणि उभ्याने मूत्र कर्म वगैरे करू नये दोन्ही संध्यासमयी जपकर्म काळी दंतधावन करताना पितृ वेळी देवकर्मा मैथुन काळी गुरु समीप असताना यज्ञ याग दान वगैरे मौन पाळावे देवऋषी पिशाच नाग राक्षस इत्यादी भूते येथून जावोत, मी येथे बहिर दिशाकर्म करीत आहे अशी प्रार्थना करावी वायू अग्नि ब्राह्मण आदित्य उदग गायी समोर वलमूत्र त्याग करू नये मलमूत्राचे वेळी दिवसा उत्तरेकडे आणि रात्री दक्षिणेकडे मुख करावे विष्टा मुत्रावर विष्ठावर हातात लिंगास्थिती माती लावावी म्हणजे शुद्धी होते उपेस्ते दोन वेळ अपान प्रदेशी पाच वेळेला दोन्ही हाताना सात वेळा दोन्ही पायांना चार वेळा अशी मृतिका लावावी गृहस्थाचे शौच असे सांगितले आहे रात्रीच्या वेळी प्रमाणे शौच करावे स्त्री शूद्र अशक्त मुले यांनी मल जाईपर्यंत शौच करावे डाव्या हाताने शौच करावे मलमूत्रकाली जलपान करू नये देश काल स्थिती वगैरे सर्व पाहून शौच करावे त्यासाठी आळस करू नये नंतर उत्सर्ग केल्यावर बारा चोळा भराव्या मूत्रोत्सर्गानंतर चार भराव्या नंतर दंत धावण करावे काटे असलेली चीक असलेल्या वृक्षाची बोटा एवढी जाडीची काडी घ्यावी ती एका टोकाप्रमाणे करावी करंज औदुंबर आंबा कळंब लोध्र चाड्या उत्तम असतात अन्न खाणारा व्युहाचा धवस करणारा सोमाचा राजा यश आणि ऐश्वर यांनी माझे मुख प्रक्षालित करो त्या देवाला नमस्कार असो हे वनस्पते तू आम्हाला दीर्घायुष्य बल यश कीर्ती द्रव्य विद्या धारणा शक्ती दे दंतकाष्टाविना दंतधावन वर्जा होय त्यावेळी पाण्याच्या चुळा भराव्या निषिद्ध दिवशी दंतधावन करणारा कुलक्षयी होय प्रतिपदा दर्श षष्टी नवमी एकादशी रविवार या दिवशी दंतावर काष्ट स्पर्श करू नये त्यावेळी शुद्ध जल तीन वेळेला पोटात घ्यावे ओठ ओठपुस जलयुक्त अंगुष्ठ अनामिका ने ना स्पर्श करावा अंगठा कनिष्ठिका कर्णास नाभी प्रदेश हृदयास तरहता ने अंगुलीने ने मस्तक स्पर्श करावे अध्याय दुसरा समाप्त